कांड सर्ग चौसष्टावा गृद्र राजाने सांगितल्यानंतर सिंहासारखे पराक्रमी ते वानर उड्या मारून आनंदयुक्त होऊन एकत्र आरोळ्या मारू लागले संपातीचे बोलणे आणि त्यातून रावणाचे वस्ती स्थान ऐकून ते वानर सीतेला पाहण्याच्या उद्देशाने हर्षित होऊन सागरापाशी गेले तेथे गेल्यावर महापराक्रमी वानरांना महान जगताचे संबंध प्रतिबिंब सबंद प्रतिबिंब तेथे पडलेले दिसले दक्षिण समुद्राच्या उत्तरेकडील दिशा धरून तिकडे महाबलवान वानर वानरवीराने तळ ठोकला कुठे तो सागर झोपल्यासारखा तर कुठे खेळत असल्यासारखा आणि कुठे पर्वतासारख्या जलराशिने व्यापलेला पातळात राहणारे मोठ मोठ्या दानवाने भरलेला असा अंगावर रोमांच उभे करणारा सागर पाहून वानरवीर नागर ना आकाशाप्रमाणे अथांग आहे हे पाहून सर्वच वानर खिल्न होऊन आता काय करावे असे म्हणू लागले सागराला पाहून आपले सैन्य विषण्ण झाले आहे असे पाहून वानर नायक अंगच भय व्याकुळ झालेल्या वानरांना दिलासा देत म्हणाला मनात विषादाला स्थान देऊ नका विषाद हा मोठा दोषयुक्त आहे एखाद्या मुलाला संतापलेल्या सर्पाने मारावे असा विषाद हा माणसाला मारणार आहे विक्रमाची संधी आलेले असताना जो मनात विषादाला स्थान देतो त्या पुरुषाचे तेज नष्ट होऊन त्याच्या हातून पुरुषार्थ पार पडत नाही ती रात्र गेल्यानंतर जे वृद्ध वानर होते त्यांच्याशी एकत्र बसून अंगदाने पुन्हा विचारविनिमय केला देवसेनेने इंद्राला वेढून बसावे तशी अंगदाला वेढून बसलेली वानर शोभू लागली वालेपुत्र अंगदाशिवाय किंवा हनुमानाशिवाय त्या वानर सेनेला थोपून धरण्याला कोण समर्थ होता मग शत्रुसं करणारा वडील वानरांची आणि त्या सैन्याची अनुमती घेऊन अर्थयुक्तवाणी बोला कोण महातेज असणारा हा सागर लघून जाईल कोण शत्रू सुग्रीवाचे वचन खरे करून दाखवेल कोण वानरवीर शंभर योजन पार करून जाईल आणि या सर्व वानर नायकांना ना महासंकटातून सोडवील आपण इकडून कृतकृत्य होऊन परत गेल्यावर आपले बायका मुले घरे आपण सुखी झालो असे कृपेने होणार आहे कोणाच्या कृपा प्रसाद राम महाबलवान लक्ष्मण आणि वानर सुग्रीकडे हर्ष पाहून जाऊ जर आपल्यापैकी कोणी वानर सागरावरून उडून जाण्याला समर्थ असेल तर त्याने येथे आम्हाला तत्परतेने पुण्यमय अभयाची देणगी द्यावी अंगदाचे शब्द ऐकून कोणी काही बोले ती सारी वानर सेना स्थिमित वाजली तेव्हा तो वानर नायक अंगज पुन्हा त्या वानरांना म्हणाला तुम्ही सगळे बलवानामध्ये श्रेष्ठ हो। महापराक्रमी आहात नामवंत कुलात जन्मलेले आणि अनेक वेळा सत्कार झालेले असा तुम्हाला जाण्यात कधीही कोणाचा अडथळा होऊ शकणार नाही वानर श्रेष्ठ हो उडून जाण्याची कोणाची किती शक्ती आहे ते बोला किशकिंदा खंडाचा सर्ग समाप्त